पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण नववे तंबाखू तंबाखून तर अगदी कहर केला आहे तिच्या कचरीतून सुटलेला क्वचितच सगळे जग यानं त्या रुपात तिचे सेवन कर्यसनात वाईट व्यसन म्हटले आहे या ऋषीचे वचन लक्षात घेण्याजोगे आह कारण त्यांना दारूचा आणि तंबाखूचा फार मोठा अनुभव होता आणि दोन्हीमुळे होणारे गैरफायदे ते स्वतः जाणत होते असे असले तरी मला हे कबूल केले पाहिजे की अफू प्रमाणे तंबाखूचे दुष्परिणाम प्रत्यक्षपणे मला दाखविता येत नाही तिच्यापासून फायदा काहीच नाही एवढे मी म्हणू शकतो ती घेणारे फार खर्चात पडतात हेही मला माहीत आहे एक इंग्रज मॅजिस्ट्रेट तंबाखूवर दरमहा पाच पाऊंड म्हणजे पंचाहत्तर रुपये खर्च करीत असे त्याचा पगार दरमहा पंचवीस पाऊंड होता म्हणजे आपल्या प्राप्तीचा पाचवा हिस्सा तो धुरात घालवित होता तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची वृत्ती इतकी बोथट होऊन जाते की ते तंबाखू ओढत असताना शिजाच्या भावनेचा विचारच करीत नाही रस्त्यान प्रवास करणाऱ्यांना याचा बरोबर अनुभव येतो तंबाखू न ओढणाऱ्याला तिचा धूर सहन होत नाही पण ओढणारा बहुदा शिजारच्या भावनेचा विचार करीत नाही तंबाखू खाणाऱ्या वरचेवर थुंकावी लागत ला ला वाटत तिथे थुंकायला त्याला संकोच वाटत नाही तंबाखू ओढणाऱ्याच्या तोंडाला एक प्रकारची असह्य घाण येत तंबाखू ओढणाऱ्याच्या सूक्ष्म भावनावरून जात असाव्यात असाही संभव आह त्या मारण्याकरता मनुष्य तंबाखू ओढायला लागला असावा अशीही शक्यता आहे तंबाखू ओढल्याने एक प्रकारचा कैफ येतो आणि त्या कैफात मनुष्य आपली चिंता किंवा दुःख विसरतो यात कसलीही शंका नाही टॉलस टॉय यांनी आपल्या एका नाटकात एका पात्राला भयानक काम करायला लावले आहे त करण्यापूर्वी तो दारू पितो असे दाखविले आहे त्याला करायचा असतो भयंकर खून दारूची नशा चढली असताना सुद्धा तो खून करायला कचरतो विचार करी करी, तो सिगारेट पेटवितो धूर काढतो उंच उंच चढत जनारी वलय टक लावून पाहतो आणि एकदम उद्गारतो अरे किती भ्याड मी खून जर केलाच पाहिजे तर मग संकोच का चल उठ आणि कर तुझे काम अशा रीतीने घडूळलेली त्याची बुद्धी त्याच्याकडून निरपराधी मनुष्याचा खून करविते असल्या युक्तिवादाचा फारसा परिणाम होईल असे नाही हे मी जाणतो सगळे तंबाखू सेवन करणारे पापीच असतात असेही नाही तंबाखू ओढणारी कोट्यावधी माणसे आपले जीवन सामान्यतः सरळपणे घालवितात असे म्हणता येईल तरीपण वरील उदाहरण विचारात घेऊन मनन करण्यासारखे आह तंबाखू ओढणारे तिचा परिणाम होऊन लहान लहान पापे नेहमी करीत राहतात असा टॉलस्टा यांच्या म्हणण्याचा आशय आह हिंदू स्तरात आपण तंबाखूचा धूर काढतो इतके नव्हे तर नाका तोडतो आणि जर्द्याच्या रुपात ती चगळतोही तंबाखू तपकीर नाका तोडल्याने फायदा होतो असे कित्यक्क मानतात वैद्य हकीकमांच्या सल्याने ते तपकीर ओढतात त्याची काही गरज नाही असे माझे मत आहे निरोगी माणसाला त्याची मुळीच गरज असू नय जर्दा खाणाऱ्यांच्या बाबतीत काय बोलावे, तंबाखू फुंकणे नाका तोडणे आणि खाणे या तिन्ही ती खाणे ही सर्वात अधिक गलिच्छ गोष्ट आहे त्यात जो गुण मांडला आहे तो निव्वळ भ्रम आहे आपल्यात एक मन आहे की तंबाखू खाईल त्याचा कोपरा पील फुंकेल त्याचे घर ओढेल त्याचा कपडा तिन्ही सारखे जर्दार सगळणारे जर काळजीपूर्वक वानगरे असले तर ते पीकदाणे ठेवतात हे खरे पण पुष्कळजण आपल्या घराच्या कोपऱ्यात किंवा भिंतीवरच थुंकायला कचरत नाहीत तंबाखू ओढणारे धुराने आपले घर भरवून टाकतात आणि तपकेर ओढणारे आपले कपडे घाण करतात कोणी आपल्याशी रुमार ठेवत असतील तर ते उपवाद समजायचे जे आरोग्याचे पुचक आहेत त्यांनी निश्चयी मनाने सर्व प्रकारच्या व्यसनांच्या गुलामीतून बाहेर पडावे पुष्कळ यापैकी एक दोन किंवा तिन्ही व्यसने असतात त्यांची त्यांना शिसारी येत नाही पण शांतपणे जर विचार केला तर धूर काढण्याच्या क्रियेत किंवा जवळजवळ दिवसभर जर्दा किंवा विडा वगैरे तोब्रा ठेवण्यात अथवा तपकीरची डबी उघडून ती ओढण्यात काही शोभा नाही हे कळून ही तिन्ही व्यसने घाणेळी आहेत